वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सत्तरावा भरत आपले स्वप्न सांगत असता त्या दूतांनी घोड्यांसह भोवताली दुर्गम खंदक असलेल्या त्या रम्य राजगृह नगरात प्रवेश करून आणि केके राजाचे आणि राजपुत्राची भेट घेऊन त्यांचा सत्कार स्वीकारला राजाच्या चरणांना त्यांनी वंदन केले मग ते भरताची भेट घेऊन त्याला म्हणाले राजरोहितांनी आणि सर्व मंत्र्यांनी तुझे कुशल विचारले आणि सांगितले की तुझ्याकडे काही निकडीचे काम असल्यामुळे तू त्वरा करू निघावीस ही, तु तु ही मोराची वस्त्रे आणि भूषणे आणली ती घेऊन आपल्या मामाला आणि आजोबाची वस्त्रे भूषणे तुझ्या मामा आणि आजोबा यांच्या करता त्यातील दहा कोटी पूर्णपणे तुझ्या मामा करतायत आपल्या सुरुचनांवर प्रेम करणाऱ्या भरताने ती सर्व घेतली आणि दूतांचा यथेष्ट सत्कार करून त्यानं तो म्हणाला माझे पिता महाराज दशरथ कुशल आहेत ना मोठ्या मनाचे राम आणि लक्ष्मण यांची प्रकृती ठीक आहे ना रामाची धर्मरथ धर्मज्ञ आणि धर्माचा आग्रह राखणारी माता आर्या कौशल्या बरी आहे ना लक्ष्मणाच्या आणि वीर शत्रुघ्नाची आई धर्मज्ञ सुमित्रा आमची मधली आई बरी आहे ना स्वतःपुरते पाहणारी सदा रागवलेली तापट स्वतःला शहाणी समजणारी माझी कैकई कुशल आहे ना ती काय म्हणाली महात्म्या भरतात प्रश्न ऐकून ते दूत विनयाने भरताला म्हणाले नर व्याखरा ज्यांचे तू कुश, कुशल कुशल इच्छित असते सर्व कुशल आहेत तुला वरले आहे आपला रोज जोड ते असं त्या दूताना म्हणून राजकुमार भरत दूताने राज भरत दूताने <coughs> दूता सांगितल्यावरून आपल्या आजोबाना म्हणाला दूताने सांगितल्यावरून राजन मी पित्याकडे जात आहे तुम्ही जेव्हा माझी आठवण काढाल तेव्हा मी पुन्हा येईल भरत असे म्हणाल्यानंतर माता महराजाने त्या राघवाच्या मस्तकाचे अवघराण करून तो त्याला शुभवचन बोलला माझ्या कैकेईच्या सुगुणी मुला बाळा जा तुला जाण्याला मी अनुज्ञा देतो आईला आणि मी कुशल विचारले म्हणून सांग पुरोहितांना आणि इतर जे श्रेष्ठ ब्राह्मण आहे त्यांनाही कुशल विचारले आहे म्हणून सांग आणि ते तुझे दोघे धनुर्धरी भाऊ राम लक्ष्मण यांनाही कुशल विचारले आहे म्हणून सांग केके वाघाच्या बसारखे बळ असणारे सुळे असलेले भले मोठे कुत्रे नजराणा म्हणून दिले के के राजाने कैके पुत्राचा सत्कार करताना दोन हजार सोन्याचे निष्क आणि सोळाशे घोडे असे धन देण्याची आज्ञा केली अशा पतीने भरताच्या बरोबर करता आपले निकटचे विश्वासाचे आणि गुणी असलेले अमात्य चटक दिले त्याच्या मामाने इरावत आणि इंद्रशिर प्रदेशातील सुंदर दिसणारे हाती सुसज्ज केलेले वेगाने जाणारे खेचर त्याला धन म्हणून दिले के, -के राजाने दिलेल्या त्या धनाचा भरताला मोठा आनंद झाला नाही कारण त्याला जाण्याची उदाहर झाली होती त्यावेळी दूताने केलेली घाई आणि पाहिलेले स्वप्न यांच्या योगाने त्याच्या अंतकरणात मोठी चिंता उत्पन्न झाली होती माणसे हत्ती घोडे यांनी <coughs> गजबजलेल्या आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडून फार मोठ्या कांतिने संपन्न असलेल्या भरताने मोठा राजमार्ग धरला तो मागे टाकून तो श्रीमान भरत अनिर्बा अन अनिर्बाधपणे त्या सर्वोत्तम अंत तेथे आपल्या आजोबांचा आणि मामा युधाजेच याचा निरोप घेऊन भरत शत्रुघ्नासहित रथावर चढून निघाला निघालेल्या भरताच्या मागोमाग सेवक वर्ग रथाना आणि मंडलचक्र नावाच्या शंभरावर वाहना उंट बैल घोडे खेचर असे जोडून निघाला महात्मा भरत आजोबांच्या त्यांच्या सारख्या असलेल्या आमात्यांसह सैन्याने संरक्षित अशा बंदोबस्तात शत्रुघ्नाला घेऊन निघाला शत्रूचा करणारा तो भरत इंद्र लोकाहून सिद्ध तसा त्या गुहातून निघाला अयोध्याकांडाचा सत्तरावा सर्ग समाप्त